श्रीपाद वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा अध्याय सव्वीसावा श्री गुरुदत्तात गुरुदीपकाला म्हणाले कुंडलेने राजाची प्रार्थना केली तथा त्या कुमारीला वरावे असे त्याच्या मनास पटेना तोच इंद्रिये ताब्यात ठेवलेला जाणावा तोच धर्माची भीती बाळगणारा म्हणावा की स्त्रीने गाठले तरी स्वभावात यत्किंचित विकार उद्भवत नाही राजाने उत्तर दिले की मी सर्व ऐकले आहे हिची जरी मला वरण्याची इच्छा असली तरी माझ्या मनास ते येत नाही माझ्या मनात शंका आहे मी धर्मशील आहे माझ्या हातून धर्म घडणार नाही हिचे दान कोण करील ही माझी पत्नी कशी होईल राजकन्येचे पाणी ग्रहण द्विज देव आणि अग्नी ह्यांचे समीप करतात तसे न करता एकांतात वरल्यास पाप लागेल व मग पश्चाताप होईल त्यावर कुंडलेने म्हटले असे कसे म्हणता कन्येने स्वयंवर करून इष्ट अशा पतीचा हात धरल्यास कोण पामर दोष देई, इचा पिता गंधर्व आहे तेव्हा इने गांधर्व विवाह केल्यास सर्वांना मान्य होईल हे अपूर्व रत्न तुम्ही दौडू नका तुम्ही आपल्या कुळाचेच पहा मेनकेची कन्या शकुंतला इच्या कर दुष्यंताने गांधर्व विधीने धरले सोमवंशी व सूर्यवंशी राजे स्वयंवर करतात तेव्हा ही गुणवती कन्या स्वयंवराला योग्य आहे तुम्हाला साक्षी पाहिजे असेल तर गुरुंना क्षणात आणते परंतु हिचा स्वीकार करा <coughs> मनात शंका ठेवू नका त्यावर राजा म्हणाला गुरु आल्यावर हिचा स्वीकार केल्यास बरे होईल त्याने म्हणाला समाधान वाटेल राजाचे म्हणणे ऐकून कुंडलीचे समाधान झाले मग तिने गुरूंचे ध्यान आरंभिले गुरु तत्काळ आले त्यांना कुंडलीने सर्व सांगितले त्यावर गुरु म्हणाले अनायासे ह्यावेळी लग्न सहाव्या आठव्या व बाराव्या स्थानी दुष्ट ग्रहांनी वास केला आहे केंद्राच्या त्रिकोणस्थानी लाभस्थानी शुभ ग्रहांनी वास केला आहे एक सप्तम शुभग्रह दुर्बल आहे त्याने कदाचित शोक होईल तथापि इतर सबळ ग्रह त्या शोकाचे निवारण करतील हे निश्चल असे म्हणून गुरूंनी यथाविधी योजकाग्नीची स्थापना करून पाणी ग्रहण करत धरताना मदालसेला परमानंद झाला दोघांना आशीर्वाद देऊन गुरु स्वस्थानी गेले नंतर मदालसा कुंडलेला म्हणाली तुझा या उपकाराला खरोखर तुलनाच नाही प्रत्युपकारात मी काय बरे देऊ काही देत नाही हा उपकार माझ्या ठिकाणीच राहो त्यावर कुंडला म्हणाली आज करुणाकर ईश्वरच प्रसन्न झाला सर्व मनासारखे झाले माझे मन तृप्त झाले तुला पतीचा स्वाधीन करून मी तपाला चालले आपले मन सावरून व धर्मधैर्य धरून तू पातिव्रत्यात सुखी राहा मदाला गहीवरून ती म्हणाली माझे माता दूर राहिले परंतु तू माझे हे खरे कल्याण केलेस असे म्हणून तिने कुंडलेला मिठी घातली कुंडलेलाही गहीवर आला ती म्हणाली तुझे सुदैव उदयास आले तू चिंता करू नकोस पतीची चित्तवृत्ती धरून रहा, मी आता तपाला जाते असे म्हणून तेथून त्वरित ते निघून ती हिमाचलावर येऊन तप करू लागली इकडे भार्येला घेऊन राजा अश्वारूढ झाला वर सैन्य घेऊन पाताल की तू दैत्य पुढे आला आणि गर्जना करून म्हणाला अरे चोरा मी घरात नसता घरात घुसून माझे स्त्रीरत्न तू चोर नेतो आहेस काय मी प्रतापी दैत्य आहेस तू जाणत नाहीस अरे दुष्टा एका क्षणात मी संहार करीन राजाने दैत्याला विचारले कोण चोर पोटाला बाण लागल्यावर प्राणांचे रक्षण करण्यासाठी तू पळालास गंदरवाची कन्या चोरून आणि आपण स्वतः चोर होऊन दुसऱ्याला चोर म्हणायला तुला लाज वाटत नाही काय हिने माझ्याशी स्वयंवर केले आहे या वस्तुस्थितीला ब्राह्मण आणि अग्नि साक्ष आहेत असे असता तू असूर काय करशील राजाचे हे बोलणे ऐकून दैत्याला कोप आला तो म्हणाला तुझ्याशी युद्ध करून मी माझे स्त्रीरत्न घेईन असे म्हणून असुराने आपले सैन्य राजावर लोटले राजानेही बाण सोडून सैन्याला जर्जर केले किती पडले किती मोडले किती वीर घायाळ झाले कित्येक मेले व मूर्छित झाले आणि कित्येक जीव वाचवून पळाले राजाने तीक्ष्ण बाण सोडून पाताळ केतूचा प्राण हरण केला दुष्टाला शिक्षा करून तो निघाला पाताल के सख्खा भाऊ ताल केतू असुर युद्ध सोडून पाताळात लपून बसला राजा मदालसेला घेऊन अश्वावर आरूढ होऊन गालव मुनीच्या आश्रमात आला त्याने मुनींना सर्व वृत्त सांगितले तेव्हा गालव मुनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देऊन म्हंटले आता निश्चित सर्व यज्ञ निर्विघ्न होतील तू माझे चांगले केले आहेस आता स्वस्तपणे जा असे म्हणून गालव मुनींनी त्याला अत्यंत प्रेमाने निरोप दिला पुत्र जय पाहून वर्तमान राजाला समजताच त्याने सर्व नगर श्रगारून स्वतः सैन्यासह तो पुत्रास सामुराल। आला सुनेला पाहून राजाला संतोष झाला विरहाचे दुःख विसरून तो फार सुख पावला वाद्यांच्या गजरात त्याने पुत्राला नगरीत आणले त्याचे कुवलयी आश्व असे नाव ठेवून त्याने विप्रांना धन वाटले सर्वांना फार आनंद झाला नागरिकांनी जय केला व साखर वाटली लोकांचा हर्ष पोटात माविना पुत्राने सह पित्याला वंदन केले व सविस्तर हकीकत निवेदन केली राजाने ते सर्व अघटितच मानले तो म्हणाला देवलोकीचे कन्यारत्न प्रयत्नावर हे आज एक नवलत झाले असा राजा आनंदित झाला गंधर्व कन्या मदालसा सुशील होती पतीव्रता धर्माला अनुसरून तो पतीला देवता मानून धर्माप्रमाणे वागून पतीच्या चित्ताप्रमाणे सर्व वर्तन ठेवून निरलसपणे व शांतपणे राहू लागली त्या परस्परांचे प्रेम निर्म वाढले असे सर्व एक एक शिकारी साठी ही गोष्ट त्याच्या शत्रू जो पाताल त्याच्या बंधूने जाणली राजाशी समोरासमोर युद्ध करण्याची त्याला भीती वाटली परंतु भावाचा सोड घेण्याचे त्याच्या मनात घोळत होतेच राजा वनात येत आहे हे पाहून ताल की तुने तत्काळ माईने तपोवन निर्माण केले व आपण जटाजूट बांधून अंगाला भस्म लेपून हाती गोमुखी घेऊन नासाग्र नयन जप करत तेथे बसला ज्याप्रमाणे कवडळाचा रंग बाहेर चांगला दिसतो त्याप्रमाणे तालकेतून घेतलेले सोंग बेमालूमपणे वठले अंतरंग कोणाला कळणार तसा तो कपटी दैत्य साधू होऊन पोटात कपट ठेवून बसला मार्गाने जात असता राजाला तो मनोहर आश्रम दिसला तो म्हणाला कोण्या नव्या ऋषींनी हा सुंदराश्रम केला आहे श्वापद शांतपणे फिरत आहेत कोणामध्येही वैरभाव नाही सर्व वृक्षफलांनी बहरलेले असून सर्वत्र झरे वाहत हात जाऊन पहावे आणि मुलींची दर्शन घेऊन मग येथून निघावे या विचाराने राजा आत आला मुनींना पाहून त्याला हर्ष झाला त्यांना भक्तीने वंदन करून तो म्हणाला मला कृतार्थ केले आपले दर्शन झाल्याने जीवन सफल झाले कृपावलोकन करून आपण मला पावन केलेत असे म्हणून राजाने त्यांस नमन केले कपटी राजाला म्हणाला तू या वनात कोण व कोठून आलास राजाने उत्तर दिले शत्रुजीत राजाचा पुत्र मी कुवलयाश्व मृगयेसाठी ह्या वनात आलो आजचा दिवस भाग्याचा की आपले दर्शन झाले त्यावर कपटी म्हणाला मी सांगेन ते श्रवण कर मी यज्ञाला प्रारंभ केला असून दक्षिणेसाठी माझ्याजवळ धन नाही दक्षिणे वाचून यज्ञ तामस होतो असे विद्वान मानतात त्यावर राजाने उत्तर दिले नगरात पुष्कळ धन मिळेल वनात मी धनाशिवाय आलो आहे आपली आज्ञा असल्यास मी नगरात जाऊन द्रव्य निश्चित घेऊन येतो तेव्हा मला तुम्ही कृतार्थ करा त्यावर कपटी म्हणाला उगीच का त्रास द्यावा मी निरपेक्ष आहे मला धनाची लालसा नाही तुझ्या गळात कंठी आहे ती मिळाली तर सर्व भागेल मी विशेष मागत नाही तुला पटेल तसे कर राजपुत्राने उत्तर दिले ह्या जगात काय शाश्वत आहे कंटीच द्यावी असे म्हणून त्याने मुनीला कंटी दिली मुनी कंटी हातात घेऊन म्हणाला मी त्वरित जाऊ वरुणाचे दर्शन घेऊन परत येतो तोपर्यंत तू येथे राहून यज्ञाचे रक्षण कर त्यावर अनुमती दर्शवून राजा तेथे बसून राहिला नंतर कपटी मुनी राजाच्या नगरीत गेला राजवड्यात जाऊन मदालसेला बोलावून राजाच्या सान्निध्यात त्याने हाहाकार करून बोलण्यास सुरुवात केली वनात गेला हे तालकेतूला कळले त्याला एकटा पाहून दैत्य युद्धासाठी पुढे आला तो म्हणाला माझ्या बंधूला ठार करून नारी घेऊन आलास आता मी तुझा वध करतो असे म्हणून तालकेतून युद्धास आरंभ केला युद्धात कुवलयाश्व पडला दैत्य त्याचा अश्व घेऊन गेला योगायोगाने मी त्यावेळी तेथे पोहचलो राजाने मला बोलावले त्याच्या अंतकाळी मी जवळ गेलो तेव्हा ही कंठी माझ्याकडे देऊन तो म्हणाला ही कंठी मदा दे ही खूण आहे असे सांगून तो मेला मी त्याला वनातच जाळला हे तुम्हाला कळविण्यास मी त्वरेने आलो कंठी देऊन पुन्हा वनात जातो असे म्हणून कंठी तेथे ते ठेवून ते ते तो दुरात्मा पुन्हा वनात त्याच ठिकाणी आला पुत्राच्या मृत्यूची वार्ता ऐकून राजा ओकसाबोक्षी रडू लागला व पुत्राचे गुन्हा डोके आपटून घेऊ लागला मदाल साहूनचस्वराने हंबरडा फोडून रडू लागली आता ब्रह्मांडात थारा नाही अग्नित उडी घेते असे म्हणू लागली पतीचे गुण आठवून गळा फोडून रडत ती म्हणाली मला सोडून माझा प्राण जीवन कोठे गेला पाण्या वाचून जसा मासा तशी पती वाचून मी आता तेथे तडफडून मी मरून जाते काय करावे लावण्य संपत्ती केवळ प्राणेश्वर ही मा, ही माझी गती आहे या संपत्तीचा काय उपयोग संकटच आहे हे पती बरोबर असणे साम्राज्य सवे राहणे हे धर्मराज्य आणि इतरांबरोबर असणे हे यमराज्य त्यापासून कष्ट फार असतात हे वैदव्य मुळीच नको त्यापासून पावलोपावली क्षीण आहे दारुण विरहाचे दुःख आता कोण सोशील आता सहगमन करावे त्यामुळे कुळपावन होईल पती बरोबर परलोकी जाऊन मला परमानंद प्राप्त होईल असा निर्धार करून चित्तात पती आठवून हातात कंठी घेऊन तिने अग्निप्रवेश केला ते पाहून मनाला म्हणाला असार संसाराला सोडून द्यावी मी खरोखरच अभागी ज्याची माता बाळपणी मृत्यू पावते तारुण्याच पत्नी मरते वृद्धपणी सूत मरतो त्याच्यासारखा पापी कोणी नाही पुत्र मरून गेले आता वाचून मी काय करू मीही मरून जाईन हे दुःखरूप आयुष्य कशा करता जगावे पुत्राचे सर्व गुण आठवून तो राजा आपले कपाळ फोडून घेऊन व्याकुळ होऊन पडला इकडे कपटी पुन्हा आश्रमाकडे येऊन राजाला म्हणाला राजपुत्रा तू धन्य आहेस तू उदार महात्मा आहेस तू माझे कार्य केलीस माझे मनोरथ पुरे झाले सर्व हेतू पुरल्याने माझे मन संतुष्ट झाले आहे तुझी इच्छा असेल तर येथे राहा राजाने उत्तर दिले आता मी नगरीला जातो मी एकटा आलो असून येथे फार उशीर लागला आता मला परवानगी द्यावी मी जाऊन वडिलांना भेटेन कपटी पुन्हा म्हणाला तू धन्य आहेस माझा हेतू पुरबिलास। आता माझा आशीर्वाद घेऊ नगरीला जा त्याच्या बोलण्यातील कपटणं जाणून राजाने त्याला वंदन केले वर पडून तो नगरीकडे निघाला तो त्याला अपशकून होऊ लागले समोर घोड पक्षी लागले त्याच्या चित्ताला भीती वाटू लागली डावे अंग स्फुर्ण लागले, लागले। उत्पात येतो असे त्याला वाटू लागले आपला पिता सुखी असो ह्या इच्छेने मुखाने राजा हरिनाम घेऊ लागला मार्गाने तो एकाएकी जाऊ लागला नगराजवळ येताच तो त्याला शून्य दिसू लागले त्याचा मार्गही संपेना कुठे काही उत्साह दिसेना कुबलयाश्र दुःख करू लागला असा दुःख करत तो वेगाने राजवाड्यात पोहोचला तो तेथी कांत ऐकून धावतच स्वात गेला वडिलांपुढे येऊन त्याने त्यांचे पाय धरले त्यांनी पुत्राला पाहून त्याला घट्टा लिंगण दिले ते मनात म्हणाले हा भूत होऊन आला की काय की हे स्वप्न आहे खरे काय ते समजत नाही किंवा माझे दुःख जाणून शंकराने याला परत पाठवून दिला की मुनी होऊन भलताच कोणी कपटी आला होता जर मुनी कपटी म्हणावा तर त्याने कंठी कोठून आणली हा संशय घेऊन माझ्या मनात आश्चर्य वाटते हा जर खरा पुत्र असेल तर मग ह्याची स्त्री जळाली ती पवित्र अशी सती होती ते दुःख ह्याला कसे सांगावे बाप असा चिंता पाहून पुत्राने त्याला विचारले बापा तुझे चित्त का झाले त्यावर उत्तर दिले पुयोग झाल्यामुळे जे दुःख झाले ते आता तुला पाहण्याने निवले इतिमत्परमहस परिवराजकाचार्यवर्य श्रीमद्गुरुदेव श्रीमत्श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री, श्री, श्री दत्तमहाविशोध्या श्री गुरुदेव दत्ता प्रियाशे वल्लभ न हरि दत्तापेया वाशे देवा सरस्वती सेया श्री पादशे वल्लभ नरी दत्तापेया